वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग सतरावा युद्धात निर्दयपणे वागणारा वाली रामाने बाण मारताच तोडलेल्या वृक्षाप्रमाणे एकदम खाली कोसळला शुद्ध सुवर्णाची भूषणे घातलेला तो वाली हात पाय पसरून भूमीवर दोऱ्या सोडताच इंद्रध्वज जसा एकदम खाली पडतो तसा खाली पडला वानर आणि वृक्ष यांचा तो प्रभू भूम पडताच आकाशातून चंद्र गेला म्हणजे जशी शोभा नष्ट होते तशी पृथ्वी शोभा विरहित झाली तो भूमेर पडला तरी त्या महात्माच्या शरीराला प्राणाने तेजाने किंवा पराक्रमाने सोडले नाही इंद्राने त्याला दिलेल्या श्रेष्ठ सुवर्णाच्या रत्नजडी माळेने त्या वानर राजाचे ते प्राण तेज आणि शोभा धारण करून ठेवली होती त्या सुवर्ण मालेच्या योगाने तो वीर वानर ज्याच्या कडा संधेच्या रंगाने रंगलेल्या आहेत अशा मेघासारखा शोभत होता त्याची माला त्याचा देह आणि त्याच्या मर्माचा छेद करणारा तो शरक अशा तिहींनी जणू शोभा रचावी तशी शोभा, तो, तो पडला असून सुद्धा त्याच्यातून प्रकट होत होती ते अस्त्र जणू त्या वीराच्या स्वर्गाच्या मार्गावर प्रकाश टाकणारेच झाले रामाच्या धनुष्यापासून सुटले ते अस्त्र त्याच्या परमगतीचे जणू वाहनच ठरले ज्वाला नष्ट झालेल्या अग्निसारखा पुण्य संपल्यामुळे देवलोकातून खाली आलेल्या दे ययातीसारखा काळाने युगाच्या अंतिम भूमीवर पाडलेल्या सूर्यासारखा महेंद्रासारखा आक्रमण करण्याला कठीण उपेंद्रासारखा दुस्सह अशा रुंद छातीच्या कांतिमान मुखाच्या लाल पिंगट नेत्राच्या सुवर्णमाला घातलेल्या महाबाहू महेंद्रपुत्र वालीला रामाने पाहिले आणि लक्ष्मणासह तो त्याच्याकडे हळूहळू गेला ज्वाला रित अग्नीसारख्या अत्यंत सन्मानपात्र आणि जणू संतपणे पाहत असलेल्या त्या खाली पडलेला वीराकडे ते दोघे अत्यंत वीरशाली भ्राते राम लक्ष्मण गेले वाली रामाला आणि महाबलवान लक्ष्मणाला पाहून धर्मयुक्त कठोर वचन सौजन्यपूर्वक बोला त्याच्यात आता तेज आणि प्राण अल्प राहिला होता त्याची हालचाल तर नाहीशीच झाली होती तो अर्थाने भरलेल्या शब्दाने युद्ध कौशल्याचा गर्व असलेल्या अभिमाने रामाला म्हणाला तुझ्याकडे पाठ असताना माझा वध करून तू काय प्रौढी मिळवलीस कारण युद्धाच्या आवेशात असताना मी तुझ्यामुळे मारला गेलो राम हा कुलीन सत्व संपन्न तेजस्वी व्रत आचरणारा करुणेची जाणीव असणारा दयाळू मोठी कार्यशक्ती असणारा काळवय जाणणारा व्रताच्या व्रता बाबतीत पका इत्यादी तुझी तुझे, तुझे यश लोकात सर्व माणसे सांगत असतात दम शम धर्म धृती सत्व पराक्रम आणि अपराध्यानं दंड हे राजाचे गुण आहे या गुणांचे आणि तुझ्या सर्व श्रेष्ठत्वाची आणि कुलीनतेची खात्री धरून तारेने नको नको म्हणत असताना सुद्धा मी सुग्रीवाकडे आलो दुसऱ्याशी मी झुंज करीत असताना आणि तुझ्या बाबतीत बेसबत असताना मला मारणे तू योग्य मानणार नाहीस असे मला तू दिसला नव्हतास तेव्हा वाटले होते तो तू मला सत्सद्ध बुद्धी नष्ट झालेला धर्माचा झेंडा फडकावित अधर्मी वृत्ती बाळगणारा गवतानी झाकलेला कुपासारखा कपट आचरण करणारा आढळस खरेपणाचा वेश धारण करणारा कपटी झाकलेल्या अग्निसारखा धर्माचे डोंग ढोंग पांघरणारा तूस तु मी तुला ओळखले नाही तुझ्या देशात किंवा पुरात जर मी काही पाप केलेले नाही किंवा तुझी आवज्ञही केली नाही तर मला निरपरायला तू का म्हणून मागलेस मी नित्यवनात फिरणारा फळेमुळे खाऊन राहणार वानर येथे मी तुझ्याशी युद्ध न करता दुसऱ्याशी भिडलो होतो तू राजाचा पुत्र विश्वासू सुंदर दिसणारा राजन धर्माला दिसते क्षत्रिय कुलात जन्मलेला विद्यावंत असलेला ज्याच्याविषयी संशय घेता येणार नाही असा कोण धर्माच्या चिन्हाच्या आड लपून क्रूर कर्म करील तू राघवाच्या कुळात निपजलेला धर्मवान असा तुझा बोल बारा पण तू अशिष्ट आहेस शिष्टरूप घेऊन हो कशाला वावरतोस राजा साम दाम क्षमा धर्म सत्य धैर्य पराक्रम अपकार करणाऱ्याला शिक्षा करणे हे राजांचे गुण आहे रामा आम्ही वरात फिरणारे मुळे फळे खाऊन राहणारे पशू आमचा हा स्वभाव धर्मच आहे तू तर राजा मनुष्य भूमी सोने आणि स्त्रीचे रूप या बाबतीत लोभ उत्पन्न होऊ शकतो म्हणून अंकुश ठेवावा लागतो इथे वनात माझे जे काही आहे त्याविषयी किंवा फळाविषयी तुला कसला लो राजनिती शिष्टनीती अंकुश चालवणे किंवा कृपा दर्शवणे या बाबतीत राजाची वर्तुण करते स्पष्ट आहे राजे मनात तसे वागू शकत नाहीत पण तू तर स्वेच्छेला प्राधान्य देणारा कोपी नीतीच्या बाबतीत चंचल राजाचे वागणुकीचे नियम पाळण्यात शंकास्पद नित्य धनुष्याशी चाळा करणे यातच तुला गोडी तुला ना धर्माविषयी आदर ना अर्थाच्या ठिकाणी सज्जनांच्या सभेत तू काय सांगशील राजहत्या ब्रह्महत्या गोहत्या करणारा चोर प्राण्यांना मारण्यात गोडी मारणारा नास्तिक आणि थोरल्या भावाचे लग्न होण्या अगोदर लग्न करणारा हे सगळे नरकाला जाणार चहा कंजूष, मित्र घातकी गुरु पत्नीशी संबंध ठेवणारा हे पाप्यांच्या लोकाला जातात या शंका नरण करणाऱ्या सज्जना माझे कातडी पांगरता येणार नाही माझे केस आणि हाडेही त्यांना वर्ज, माझे मंश त्यांना खाता येणार नाही रामान ब्राह्मणांनी क्षत्रियाने साळू सुसर ससा आणि पाचवे कासो असे पाच नखांचे पाच जातीचे का सर्व काही माहीत असलेल्या तारेने मला हित कारक असे सांगितले होते ते खरेच होते ते तिथे सांगणे न मानता मी काळाला वश होऊन मोहाने आलो काकू तू राजा होऊन सुद्धा ही पृथ्वी सनात होणार नाही शील नसलेल्या पतीमुळे शिल संपन्न स्त्री काय सनाथ होते क्षुद्र, खोटेपणाच्या आधाराने महात्मा दशरथाच्या पोटी पापी कसा आलास गुणास्टो हो। चारित्र रूपी गौती रान ज्याने तोडले सज्जनांचा धर्म ज्याने ओलांडला धर्माचा अंकुश ज्याने टाकून दिला अशा रामरूपी हत्तीकडून मी मारला गेलो अशुभ अयोग्य आणि सज्जना समोरासमोर राहून रणात तू माझ्याशी लढाई करायला पाहिजे होतीस म्हणजे मी तुला ठार केल्याने यमाचे दर्शनच तुला घडले असते पण तू अदृश्य राहून रणात मी अजे असतानाही गाड झोपलेल्या हो माणसाला सर्पाने ठार करावे तसे कपताच्या आधीन होऊन तू मला मारलीस सुग्रीवाचे प्रिय करण्याच्या इच्छेने जर मी तुझ्याकडून मारला गेला असलो तर तुझा हेतू तू तु, तु मला पूर्वी सूचित केला असतास तर तुझ्या मैथिलीला मी एका दिवसात आणून दिली असते तुझ्या भारेचा अपहार करणाऱ्या दुरात्म्या राक्षसाला गळ्यात दोरीने बांधून त्या रावणाला न मारता मी तुझ्या स्वाधीन केले असते त्याने मैथिलीला समुद्राच्या पाण्यात टाकली असो किंवा पातळा टाकले असो तिला मी शुभ्र खेचरी प्रमाणे तुझ्या आदेशाने आणले असते मी स्वर्गाला गेल्यावर सुग्रीवा राज्य मिळणे हे युक्तच आहे पण तू मला रणात मारलेस ते अयुक्तच आहे हा मृत्यू काळाशी जोडलेला आहे हे तर खरेच पण तुझ्याकडून जर योग्य उत्तर मला मिळाले तर बरे होईल विचार कर असे बोलून तोंड सुकून गेलेला बाणाच्या आघाताने व्यथित झालेला महात्मा वानरराज पुत्र सूर्यासारख्या दिसणाऱ्या रामाकडे पाहत गप्प झाला किशकिंधा कांडाचा सतरावा सर्ग समाप्त